समश्लोकी श्रीमद भागवत महापुरण स्कंद दहावा अध्याय सेहेचाळीसावा उद्धवजीची व्रजयात्रा ओम नमो भगवते वासुदेवाय सांगतात शिष्य बृहस्पती चा तो उद्धवो वृष्णिवीरजो बुद्धिमान त्या हुनी कोण कृष्णप्रिय निमंत्री एखादा भक्तप्रियो या कृष्णाने उद्धव सत्या एकांती धरुनी हात त्याच्याशी बोलिले असे उद्धवा ब्रजिज तुम्ही तेथे माता पितात असे गोपीना सुखवा माझा निरोप देऊनी असा उद्धवा नित्य माझ्यात गोपींचे चित्त लागले सर्वस्वमीच तो त्यांचा यजिले सर्व त्या ते अशा ना पोषितो मीच माझे ते व्रतची असे गोपींचा प्रिय आहे दूर येथे ही मानिती मूर्षित्य नित्यत्या होती प्रतीक्षा करीती सदा सख्या गोपी अशा दुःख कष्टे ही न वाचती येई न त्याना त्या तेने जीवित सर्वत्या। त्या आत्महत्यांचा असे मिनी माझ्या तर सदा श्री शुकदेवजी सांगतात ऐकता शब्द कृष्णाचे उद्धवो आदरे रथी संदेश घेऊनी आले नंदगावास चालले अस्तमानी व्रजी आले वणींच्या धेनू येती तई कुरा धुळती लोटे रथही झाकला तये माजर्या धेनूच्या साठी आपसी लढती वळू दुधाचा भार घेवोनी बोनी दुभत्या धेनू धावती धावती वच्छते श्वेत सुरेख दिसती पहा धारा बासुरी चात्या नादाने व्रज शोभले सजौनी गोप गोपीते गाती कृष्णलीला तरी व्रजिति शोभा अपूर्व वाढ़ी असे अग्निजोगा अतिथि पितरितसे देवता गोपगे हाथ पूजिता गंधयत से रागेत शोभले वृक्ष स पुष्प वोनिया भुंगेनी पक्षी ही गाती हंसा ते विहारती कृष्णाचा सेवको भक्त भेटता लाग लागला गळी नंदा मोद बहु झाला कृष्णची भेटला जसा भोजने जाहली श्रेष्ठ मंचकी बैसले तदा सेवके दाबिले पाय पंखा ही ढाळीला असे पुसले नंद बाबाने भगवान उद्धवा आता मित्र ते जाहले मुक्त आता ते सुखी होत ना भाग्याची गोष्ट ही आहे मारीला कंस दुष्ट तो यदुवंशी साधूंचा सदाची द्वेषिता असा आठवी कृष्ण का आम्हा आई मित्र गोपते आठवी कृष्ण का सर्व गायी वृंदावनो गिरी एखा तरी गोविंद येई का भेटण्यामा ये येतील तर दृष्टी मुखही पाहु की आम्ही अनंत हरीची शक्ती अग्निवर्षा निदानवेता रक्षिते आम्हा बधू किती कमी तसे विचित्र हरीची लीला मोकळे हास्य दृष्टी ती बोलणे स्मरतो आम्ही तन्मये काही नासुचे। सुचे नदी पोहला कृष्ण हा क्रीडला इथे या गाई वाजवी वंशी मनसे कृष्ण होय की मानितो कृष्ण रामाला देवाधी देव करण्या कार्य देवांचे जन्मले गर्ग बोलले सिंहजै हत्तीला मारी बिना शस्त्र तसाचितो मारितो गच राजाला तसे मल्लास कैकही प्रिताड एवड उंच धनुष्य तोडीलाये गोवर्धन करी घेई सप्त दिन प्रियो हाची सर्वांपुढे खेळ खेळिया परीमारी तृणावरी सांगतात परिक्षित नंद हृदय भरले प्रेम भक्तीने स्मरता दाटला कंठ पुन्हा ते गप्प राहिले यशोदा ऐकता गोष्टी प्रेमाश्रू नेत्रिपातले पुत्र प्रेमे आल्या दुग्ध धारा असताना यशोदानंद बाबाचे उद्धवे प्रेम पाहिले आनंद मग्न होवोनी तयाना बोलू लागले उद्धवजी म्हणाले मानदा तुम्ही ती दोघे पृथ्वीवरी भाग्यवान तुमचा पुत्र मी नारायण जगद्गुरु दोघेची विश्वास हि बीज रामो मुकुंदो पुरुषो प्रधान दोघे जीवाना जीवदा न देती ज्ञानस्वूप्या नीयते द्वयो हि जो मृत्युकाळी मनशुद्धे नियकलावी क्षणत्या पदासी तैवासना सर्वो निजाती दैदिप्यतो हो मगब्रह्म रूप तो विश्व आत्मा निज भक्त इच्छा पुर्या कराया या मग देहधारी त्यांच्या वरी आपला सत्कार्य सांगा मगकाय शेष भक्त वत्सल तो कृष्ण येईल वाटती पहा माय बाप तुम्ही त्यांचे तुम्हा स सुख विल तो मारुनी कंस मंचितो तुमच्या पाशी येऊनी येई नव्रजमी बोले बोला स सत्य तो करी भाग्यवंत तुम्हें करणे मनी कृष्ण तो हृदयी सानि काभिसे प्रिय प्रिय अना समाव सा सारखे जीव त्या न मय बाप ही पत्नी पुत्र न्याजला आपला परह ना देहना लीला जन्म ना तया परित्राणार साधून घेतो त्याचा ना हे तु जगी अजन्मा गुण ना त्याला सहजी गुणधारितो जन्मितो पोषितो मारी त्रे गुणे खेळ हा करी फुगडी खेळता वाटे फिरते पृथ्वी जशी मी करता मानितो जीव अहंता न पुत्र जीवतो जीवा फ्त पिता माता तसा पुत्र स्वामी तो असे जे ऐकले पले स्वनेत्रे अणुपर्वते ही आहेत होते अनजे पुढे हो कृष्णा विना त्याच का वस्तु जे जे दिसे ते परमात्म रूप तोची खरा हो परमार्थ सत्य गोष्टीत आईशा सरली निशाती त्या नंदनी उद्धव या द् पहाट होता उठल्या हि गोपी चडा करोनी मथु लागल्या त्या हातातले कंकण शोभतीने नितंबहारोस्तन हालती ते कुंकुसुशोभे अनकुंडले ती ज्योतीतरत्ने बहुशोभती की बाती तदा गोपिका कृष्ण गाणी गानध्वनीनी मथन ध्वनी तो स्वर्गामध्ये त्या मिसळो निघेला अमंगलो ते दिशि नष्ट झाले सकाळी पाहता सर्व आपसी त्या व्रजांगना सुवर्ण रथ कोणाचा वदती नंदारी अक्रूर बातमी दार कंसाचा पातला असे जैने श्री प्रिय कृष्णालास नेऊनी हा काचे पिंडदानते करीतो वदती ऐशा तेव्हा उद्धव पातले। श्रीमद भगवती महापुराणी परमहसी संहिता मराठी विष्णुदास वसिष्ठ समश्लोके मराठीर सहेचाळीसावाध्याय हरिओ तत्सत्ष्णापणमस्त